तंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद रहाणकर तंत्र पहिले मित्रभेद सिंह व बैल यांची वाढती मैत्री व सहवास निष्कारण शत्रू बनलेल्या कोल्ह्यास पाहवदी नाही त्याने त्यांच्या मैत्री विघणे आणले हे कसे म्हणा तर असे महिला रोप्य नावाच्या नगरात वर्ध मानक नावाचा एक वाणी राहत होता सदाचाराने मिळालेले वैभव म्हणजे दरु काय आपले मागील जन्माचे पुण्यच फळाला आले असे त्याला वाटे एकदा रात्रीच्या शांतवेळी त्याच्या मनात विचार आला केवळ द्रव्य आहे म्हणून आरसात वेळ घालविणे हे शहाणपणाचे लक्षण नाही कर्तव्य करून धनार्जन करण्याचाच पुरुषार्थ आहे कारण संपत्तीने अमुकच एक गोष्ट प्राप्त होत नाही असे नाही ज्याच्या जवळ भरपूर पैसा आहे त्याला भरपूर मित्र व आपण इतकेच नाही तर त्याला लो लो है, है, का का लोक शहाणही समजतात याचक लोक श्रीमंतांचे पोवारे गातात यावरूनही हेच सिद्ध होते की विद्या काय शिल्प किंवा कला काय संपत्ती शिवाय व्यर्थ आहे श्रीमंतांनाच लोक जवळ करतात आणि दरिद्री माणसाला टाळतात हा नेहमीचा अनुभव आहे अपूज्य असूनही पूज्य थोंब्या असूनही शहाणा अवंद्य असूनही वंद्य हा संपत्तीचा प्रभाव आहे म्हाताऱ्याचा तरुण तरून, आणि तरुणाचा म्हातारा ते एका संपत्तीने होऊ शकते आता संपत्ती मिळवायचे सहा मार्ग आहेत पहिला भिक्षाटन दुसरा राजसेवा तिसरा शेती चौथा विद्यादान पाचवा सावकारी आणि सहावा व्यापार या सर्वात व्यापारच श्रेष्ठ समजाव्यास पाहिजे कारण भिक्षापाच अवलंबिने दडोजीणे लाजीरवाने राजसेवा म्हणजे सुळावरची पोळी शेती कष्टकारक आणि अनिश्चित विद्या मिळवायची म्हणजे गुरुची मनधरणी करायला पाहिजे सावकारी म्हणजे कुळाच्या हाती वाहुले यावरून व्यापार हाच सर्वश्रेष्ठ मार्ग ठरतो व्यापारातही पेढीचा व्यवहार म्हणजे लोकांच्या पैशांचा अपहार करण्याचा मोह किरकोळ व्यापार म्हणजे गिराहिकांची खुशमस्करी आणि खोट्या वजनांची लटपट तेव्हा स्वदेशाशी व्यापार हाच उत्तम मार्ग दिसतो असा विचार करून त्या वाण्याने मथुरेस खपण्यासारखा मालगुळा केला आणि एका सुमुहूर्तावर तो आपल्या नोकर मंडळींसह मथुरेस जाण्यास निघाला त्याच्या गाडीला त्याने लहानपणापासून हौसेने वाढविलेल्या संजीवक आणि नंदनक या उमद्या बैलांची जोडी धुबरलेली होती यमुनेच्या तिरावर त्याचा परिवार येऊन पोहोचला त्यावेळी दुर्दैवाने संजीवकाचा पाय घसरला आणि तो मटकन खाली बसला गाडीच्या वजनाने त्याच्या गळ्यातले जू तुटून गेले आणि संजीवक चिखलात ऋतून बसला संजीवकाची ही अवस्था पाहून वाण्याला अतिशय वाईट वाटले त्याने तेथेच मुक्काम करण्याचा वेग केला दोन तीन दिवस औषधोपचार करूनही बैलाचा लजपलेला पाय बरा होण्याचे चिन्ह दिसेना बरोबरच्या लोकांचा अरण्यात जास्त दिवस राहण्यात विरोध दिसला बैलासाठी आपण या अरण्यात हिंस्त्र पशूंच्या सान्निध्यात किती दिवस काढावा याबद्दल त्यांच्यात कुरगुर सुरू झाली तेव्हा वर्धमानकाने आपल्या दोन नोकरांना बैलाची काळजी घेण्यासाठी मागे ठेवले आणि तो पुढे निघाला मावे राहिलेल्या नोकऱ्यांना अरण्यातल्या श्वापरांची भीती वाटू लागली आणि आपल्या पुढे गेलेल्या लोकांत आपण सुखरूप जाऊन मिळतो असे त्यांना होऊन गेले दुसऱ्या दिवशी सकाळी त्या नोकऱ्यांनी आपल्या मालकाठले आणि खोटेच सांगितले की महाराज संजीवक मेला आम्ही त्याचा योग्य अंत्यविधी केला आहे मालकाला संजीवकाबद्दल फार वाईट वाटले त्याने संजीवकाची आपल्या नातेवाईकाप्रमाणे यथासंघ उत्तर केली संजीवकाच्या आयुष्याची दोरी बळकट असल्यामुळे तो गार वाड्याने शुद्धीवर आला आणि यमुनीच्या काठी उगवलेल्या कोवळ्या हरळीवर जीव बचावून तेथेच राहिला थोड्याच दिवसात ताजा पाण्यावर वाढलेले पातळीप्रमाणे हिरवे दिसणारे कोवळे गवत खाऊन तो शंकराच्या नंदीप्रमाणे पुष्ट बनला आणि आपल्या अनकुचीदार शिंगांनी वारवेळे उध्वस्त करून विजय माताची गर्जना करीत लागला रानावनात टाकून दिलेला प्राणी तगावा आणि ज्याच्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी त्याला झुगविण्यात यश येऊ नये यावरून देव तारी चला त्याला मारी मारीच खरे एकदा त्या वनाचा राजा पिंगलक नावाचा आपल्या अनुचरांसह यमुना तीरावर पाणी पिण्यासाठी आला असता संजीवकाची मेघासारखी गंभीर गर्जना त्याच्या काही पडली ती ऐकतात त्याच्या हृदयाचा खरता पुराला परंतु आपण भ्यालो नाही असे दाखवीत तो पाठाजवळच्या एका वडाच्या झाडाखाली आपल्या अनुयायांचे कोंडाळे करून बसला राजाचा जुना मंत्री कोल्हा याची दोन मुले त्याच्या बरोबर होती त्यांची नावे व दमन राजाची त्यांच्यावर गैरमर्जी असल्यामुळे त्याच्याजवळ बसण्याचा मान त्यांना मिळत नसे ते दूर बसवून आपसात कुजबूज करू लागले दमनक म्हणाला आपले महाराज तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी आले परंतु पाणी न पितात आपल्या अनुयायांचे वर्तूळ करून असे अस्वस्थ होऊन बस का बसले आहेत तुला असल्या लांड्या अवकाशात करटक म्हणाला असल्या अव्यापारेशू व्यापार केल्यामुळे पातर मारलेल्या लाकडात अडकून वानराला प्राणाला उमकावे लागले दमनकाने विचारले हे कसे करटप म्हणाला ऐकत